अध्याय सदतीसावा केशी आणि व्योमासूर यांचा उद्धार आणि नारदांकडून भगवंतांची स्तुती श्रीशुक म्हणतात कंसाने ज्या केशी नावाच्या दैत्याला पाठवले होते तो अतिशय मोठ्या घोड्याच्या रूपाने मनोवेगाने दौडत नंदाच्या व्रजामध्ये आला तो आपल्या टापानी जमीन उकरत होता त्याच्या मानेवरील आयाळीच्या झटकण्याने आकाशातील ढब आणि विमानांची गर्दी विखुरली जाऊ लागली त्याच्या प्रचंड खिंकाळण्याने सर्वदन भयभीत झाले होते त्याचे डोळे अतिशय विशाल होते तोंड म्हणजे जणू काही वृक्षाची ढोलच मान अवाढववी होती प्रचंड काळ्या ढगांसारखे शरीर होते श्रीकृष्णांना मारून कंसाचे कल्याण करण्यासाठी तो, तो व्रजाचा थरकप उडवीत आलेला होता भगवान श्रीकृष्णांनी पाहिले की त्याच्या खिंकाळण्याने आपले गोकुळ भयभीत झालेले आहे आणि त्याच्या शेपटीच्या केसाच्या फटकानी ढग अस्ताव्यस्त होत आहेत तसेच तो लढण्यासाठी आपला शोधही घेत आहे तेव्हा ते, ते आपहून समोर आले आणि सिंहाप्रमाणे गर्जना करून त्यांनी ते त्याला आव्हान दिले भगवंत समोर आलेले पाहून तो, तो आणखीनच चिडला आणि तोंड पसरून त्यांच्याकडे असा धावला की जणू आकाशालाच पिऊन टाकील त्याचा वेग खरोखर अतिशय प्रचंड होता त्याच्यावर विजय मिळवणे तर कठीण होतेच परंतु त्याला पकडणेसुद्धा सोपे नव्हते भगवंतांच्याकडे जाऊन त्याने त्यांच्यावर लाथा झाडल्या परंतु भगवंतांनी त्या लाथा चुकवून रागाने आपल्या दोन्ही हातांनी त्याचे मागचे दोन पाय पकडले आणि गरुड ज्याप्रमाणे सापाला झटकतो त्याप्रमाणे स्वतः जराही न हालता त्याला तुच्छतेन चारशे हात लांब फेकून दिले थोड्याच वेळात केशी सावधून पुन्हा उठून उभा राहिला आणि चिडून आवा असून अतिशय वेगानं श्रीहरींच्या अंगावर धावला तो जवळ आलेला पाहून भगवंतांनी हसून बिळात जाणाऱ्या सापाप्रमाणे आपला डावा हात त्याच्या तोंडात घातला भगवंतांच्या तापलेल्या लोखंडासारख्या हाताचा स्पर्श होताच केशीचे दाट तुटून पडले आणि जसे दुर्लक्ष केल्याने जलोदर रोग वाढतो त्याप्रमाणे श्रीकृष्णांचा हात त्याच्या पोटात वाढू लागला श्रीकृष्णांचा हात त्याच्या शरीरात जसजसा वाढू लागला तसा त्याचा श्वासोच्छवासाचा मार्ग बंद झाला आता तो लाथा झाडू लागला घामाने त्याचे शरीर डबडबले डोळ्यातील बुवळे उलटी झाली आणि तो लीट टाकीत गतप्राण होऊन जमिनीवर पडला त्याचे निष्प्राण शरीर जमिनीवर आपटताच पिकलेल्या चिभाडासारखे फुटले महाभाऊ श्रीकृष्णांनी त्याच्या तोंडातून आपला हात सहज ओढून काढला विनासाया शत्रूचा नाश केला याचे देवांना अतिशय आश्चर्य वाटले आणि ते भगवंतांवर फुलांचा वर्षाव करून त्यांची सुटी करू लागले परीक्षिता श्रेष्ठ भगवतभक्त देवर्षी नारद अद्भुत कर्मे करणाऱ्या श्रीकृष्णांकडे आले आणि एकांतात नेऊन त्यांना म्हणाले हे श्रीकृष्ण आपले स्वरूप हे मन आणि वाणी यांचा विषय होऊच शकत नाही आपण योगेश्वर आहात साऱ्या जगाचेही ईश्वर आहात आपण सर्वांच्या हृदयात निवास करता आणि सगळे आपल्या ठिकाणी निवास करतात हे प्रभू आपण यदूवंशिरोमणी आहात जसा एकच अग्नि सर्व लाखडांमध्ये व्यापून असतो तसेच आपण एकटेच सर्व प्राण्यांचा आत्मा आहात आत्मरूपाने असूनही आपण स्वतःला झाकून ठेवता पंचकोष गुहेच्या आत राहता आपण पुरुषोत्तम सर्वांचे नियंते आणि या सर्वांचे साक्षी आहात प्रभू आपण सर्वांचे अधिष्ठान आणि स्वतः मात्र स्वतःचेच अधिष्ठान आहात सृष्टीच्या प्रारंभी सत्यसंकल्पा अशा आपण आपल्या मायेनेच गुणांची निर्मिती करता आणि त्या गुणांचा स्वीकार करून जगाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय करीत राहता तेच आपण राजाच्या रूपात असणाऱ्या दैत्य प्रमथ आणि राक्षसांचा विनाश करण्यासाठी तसेच धर्ममर्यादांचे रक्षण करण्यासाठी अवतीर्ण झालेले आहात आपण सहजपणे घोड्याचे रूप घेऊन राहिलेल्या या केशी दैत्याला मारलेत ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे त्याच्या केवळ खिंकाळण्याला भेऊन देव आपला स्वर्ग सोडून पळून जात असत हे प्रभू आता मी परवा आपल्या हातून चाणूर मुष्टिक अन्य पहिलवान आणि कुवलया पीड आणि कंस यांना सुद्धा मारलेले पाहिन त्यानंतर शंखासूर काल यवन आणि नरकासूर यांचा वध झाल्याचे पाहिन आपण स्वर्गातून कल्पवृक्ष उखडून आणाल आणि इंद्राचा पराजय कराल आपण आपले शौर्य कृपा सौंदर्य इत्यादींच्या आधारे वीर कन्यांबरोबर विवाह कराल आणि हे जगदीश्वरा आपण द्वारकेत राहून मृगाची पापातून मुक्तता कराल आपण जांबवानांकडून जांबवंती आणि समंतक मणी घेऊन याल तसेच आपल्या धामातून ब्राह्मणाच्या मृतपुत्रांना परत आणून द्याल त्यानंतर आपण पौंडरकाचा वध कराल काशीपुरी जाळून टाकाल युद्धिष्ठिराच्या राजसूह यज्ञामध्ये शिशुपाल आणि नंतर दंतवक्त्र यांचा वध कराल प्रभु, द्वारकेत निवास असताना आपण जे आणखी पुष्कळ पराक्रम कराल की ज्याचे भविष्यामध्ये पृथ्वीवरील ज्ञानीपुरुष वर्णन करतील ते सर्व मी पाहिन यानंतर पृथ्वीवरील भार नाहीसा करण्यासाठी आपण काल अर्जुनाचे सारथी व्हाल आणि कित्येक औक्षरणीय सैन्याचा संहार कराल हेही मी पाहिन प्रभु, आपण शुद्ध ज्ञानस्वरूप आहात आपल्या परमानंद स्वरूपामध्येच आपण राहता म्हणून सर्व पदार्थ आपल्याला नेहमीच प्राप्त असतात आपला संकल्प अमोघ आहे आपल्या चिन्मय शक्तीसमोर हे संसारचक्र कधी नसतेच अशा सच्चितानंद स्वरूप भगवंतांना मी शरण आलेलो आहे आपण सर्वांचे नियंते आहात आपण स्वतःमध्येच राहून आपल्या मायेने विश्वातील सर्व गोष्टी उत्पन्न केल्या आहेत यावेळी आपली लीला प्रगट करण्यासाठी आपण मनुष्याच्या रूपाने यदू वृष्णी आणि सात्वत वंशियांचे अग्रणी झालेले आहात प्रभू मी आपल्याला नमस्कार करीत आहे श्री शुक म्हणतात भगवत दर्शनाने आनंदित भक्त दवर्षी नारदांनी अशा प्रकारे भगवंतांची स्तुती करून त्यांना प्रणाम केला, त्यानंतर त्यांची आज्ञा घेऊन तिथून निघून ग्रि इकडभवान श्रीकृष्णांनी केशीला युद्धात मारल्यामुळे आनंदित झालखा बालगोपालांसह तूर्वीप्रमाणे गायी चारू लागल आणि गोकुळवासियांना आनंद देऊ लागल एकदा तोपाल पर्वतमाथ्यावर गुरानं चारीत होत त्यावेळी ते, ते चोर शिपाई असा लपंडावाचा खेळ खेळत होते राजन त्यांच्यापैकी काही जण चोर काही जण शिपाई तर काही जण बोकड बनले होते अशा प्रकारे निर्भू होऊन ते खेळात रममाण झालेले होते त्याचवेळी गवळ्याचा वेष घेऊन महामायावी मयाचा मुलगा व्योमासूर तिथे आला खेळामध्ये तो बऱ्याच वेळेला चोर होई आणि बोकड झालेल्या पुष्कळ मुलांना चोरून नेऊन लपवून ठेवित असे तो महान असुर वारंवार त्यांना घेऊन जाऊन एका डोंगराच्या घुरीत ठेवून तिचे दारिलाखंडाने झाकून टाके अशा प्रकारे गोपाळांपैकी फक्त चार पाच जणच शिल्लक राहिले भक्तरक्षक भगवंतांनी त्याचीही चाल ओळखली जेव्हा तो गोपालांना घेऊन जात होता त्याचवेळी सिंह जसा लांडग्याला पकडतो तसे त्यांनी त्याला बरेच पकडले बलवान व्योमासुराने एखाद्या पहाडाप्रमाणे आपले खरे रूप प्रगट केले आणि स्वतःला सोडवून घेण्याचा प्रयत्न केला परंतु भगवंतांनी पकडलेल्यामुळे कळवळणारा तो स्वतःला सोडवून घेऊ शकला नाही जेव्हा श्रीकृष्णांनी आपल्या दोन्ही हातांनी जखडून टाकून त्याला जमिनीवर पाडले आणि एखाद्या पशुप्रमाणे त्याचा गळा दाबून त्याला मारल देवता विमानात बसून त्यांचीही लिला पाहत होती नंतर श्रीकृष्णांनी गुहेच्या तोंडाशी लावलेला शिलाखंड फोडला आणि गोपाळांना त्या अडचणीतून बाहेर काढले तेव्हा देव आणि गोपाळ त्यांची स्तुती करू लागले आणि श्रीकृष्ण आपल्या गोकुळात परत आल अध्या सद्रसावा समाप्त